पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय पहिला दिनांक अकरा नोव्हेंबर एकोणीसशे तीस मंगल प्रभात कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जेव्हा पांडव आणि कौरव आपल्या सैन्याचा गोळा झाले तेव्हा कौरवांचा राजा दुर्योधन गुरुद्रोणाचार्यांकडे गेला व आपल्या निवडक योद्ध्यांचे वर्णन करू लागला युद्ध सुरु होण्याची सूचना म्हणजे दोन्ही बाजूच्या लोकांनी शंखध्वनी करायला सुरुवात केली त्याचवेळी अर्जुनाचा सारथी असलेल्या श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्हीकडील सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला तेथे दिसलेल्या दृश्यांमुळे अर्जुनाचा धीर सुटला आणि तो श्रीकृष्णाला म्हणाला मी यांच्याशी युद्ध कसा काय करू शकतो परक्या लोकांशी मला लढायचे असते तर मी लढण्याकरता सहज तयार झालो असतो परंतु हे तर माझेच स्वजन आहेत हे माझेच लोक आहेत कौरव कोण आणि पांडव कोण हे तर सक्के चुलतभाऊ आहेत आम्ही सर्व एकत्र खेळलेलो आहोत द्रोणाचार्य केवळ कौरवांचे आचार्य थोडेच आहेत त्यांनी आम्हालाही विद्या शिकवली आहे भीष्म पिताम हे आम्हा दोन्ही पक्षाचे सन्मानियपूर्वव आहेत त्यांचेही युद्ध कसे मला आहे मला मान्य आहे की कौरवांनी अन्याय केला आहे त्यांनी दृष्टकर्म केले आहे त्यांनी पांडवांची भूमी हडप केली आहे द्रौपदी सारख्या साध्वीला अपमानित केले आहे हे सर्व त्यांचे दोष आहेत हे खरे आहे परंतु त्यांना मारून मी काय मिळणार आहे ते तर मूर्ख आहेत त्यांच्याप्रमाणे मीही मूर्ख पुन्हा करू शकत नाही परंतु मला तर थोडेफार कळते आहे ना मला सरासर विवेक आहे काय चुक आणि काय बरोबर ते मला कळते अशा प्रकारे आता मला वाटते की नातलगामरोबर युद्ध करणे पाप आहे कौरवांनी जरी राज्यातील आमचा हिस्सा अन्याय बळकलेला असला त्यांनी जरी आम्हाला मारण्याचे ठरवले असले तरी आम्ही त्यांच्याशी युद्ध कसे काय करणार त्यांच्या विरोधात मी कसा काय हात उगारू शकतो हे कृष्णा माझ्याच रक्ताच्या माझ्या या नातलगांबरोबर मी युद्ध करू शकत नाही असे म्हणून विचलित होऊन अतिशय व्यथित अंतकरणाने अर्जुन रथात आपल्या जागेवर बसला इथे पहिला अध्याय संपतो त्याचे नाव अर्जुनविषाद योग आहे अर्जुनाप्रमाणेच आपल्या सर्वांनाही अर्जुनाच्या वेदना जाणवल्या पाहिजेत धर्मवेदना धर्म, धर्म जिज्ञासा यांच्याशिवाय ज्ञान मिळू शकत नाही ज्याच्या मनात मी जसा आहे तसाच चांगला आहे ईश्वराने मला जसे ठेवले तशात मी समाधानी आहे ही भावना नसेल त्याच्याशी चर्चा कशी काय चांगली काय वाईट हे जाणून घेण्याची इच्छाच माणसाला नसेल तर त्याला धर्माचा काय उपयोग कुरुक्षेत्रातील लढाई ही केवळ निमित्त आहे खरे कुरुक्षेत्र माणसाच्या अंतकरणात आहे जर त्याच्याकडे आपण ईश्वराचे निवासस्थान म्हणून पाहिले आणि त्याला तिथे राहण्याकरता बोलावले तर तेच धर्मक्षेत्रही होते या युद्धभूमीवर दररोज कोणती कोणती लढाई सुरूच असते त्यातील बहुतेक लढाया माझे आणि तुझे या करता होत असतात त्यामुळे कसे ते नंतर आपण पाडणारच आहोत या सर्व गोष्टींकरता मोह आणि द्वेष हेच कारणीभूत आहेत असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे वा वस्तूकडे आपण माझी म्हणून पाहतो तेव्हा मोह मनाचा ताबा घेतो आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आपण परकी म्हणून पाहतो तेव्हा तिरस्कार वा द्वेष मनाचा ताबा घेतो त्यामुळे माझे आणि तुझे हा भेद आपण विसरला पाहिजे याचाच अर्थ आपण आवड आणि नावड यांचा त्याग केला पाहिजे हीच गीतेची आणि इतर सर्व धर्मग्रंथाचीही शिकवण आहे हे सांगणे ही एक गोष्ट आहे आणि यानुसार आचरण करणे ही अगदी वेगळी गोष्ट आहे ही गोष्ट कशी करावी हे आपल्याला गीता शिकवते तिच्यात सांगितलेली पद्धत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत